पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंभेरे वाचक मिलिंद पव्हाणकर तंत्र चौथे लणाश कथा अकरावी एका गावात चित्रांग नावाचा एक कुत्रा होता तेथे एकदा मोठा दुष्काळ पडला अन्नाच्या अभावी कुत्रे वगैरे सर्व प्राणी नाहीसे होण्याच्या पंथाला लागले चित्रांग भूकेने व्याकुळ होऊन दुसऱ्या देशात गेला तेथील एका शहरातील एका घरात बाईचे लक्ष नाही असे पाहून तो रोज आत हो जात असे व नाना प्रकारचे पदार्थ खाऊन तृप्त होतासे, असे पण बाहेर आल्यावर तेथील कुत्रे उद्धवटपणे त्याच्या अंगावर धावून जात आणि त्याला सर्व बाजूंनी चावून बेजार करीत तेव्हा त्याने मनात विचार केला दुष्काळ असला तरी आपला देशभरा तेथे सुखाने राहता येते कोणी युद्ध करीत नाही तेव्हा आता आपल्या गावाला परत जावे असा विचार करून तो आपल्या गावी परत आला तो परत आलेला पाहून इतर पुत्र्यांनी त्याला विचारले चित्रांगा परदेशाची हकीकत आम्हाला सांग तो देश कसा आहे लोक कसे वागतात काय खातात चित्रांग म्हणाला परदेशाच्या स्वरूपाविषयी काय सांगू खायला प्रकार पुष्कळ आणि बायका अगदी थंड आहेत पण दोष एकच आणि तो म्हणजे जा आपली जात अगदी विरुद्ध गोष्ट संपल्यावर वांदराचा उपदेश ऐकून आणि आपण मेलो तरी हरकत नाही असा निर्धार करून तो मगर गेला आणि आपल्या घरात शिरलेल्या त्या दुसऱ्या मगरात मोठ्या धैर्याने लढाईत मारून आपले घर त्याने परत मिळवले आणि तो त्या घरात चिरकाल सुखाने राहू लागला पराक्रम न करता मिळालेल्या धनदौलतीचा उपभोग घेण्यात कसले सुख आपोआप वाढलेले गवत खाऊन म्हातारा बैलही जगतो तंत्र चौथे समाप्त